पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या विद्यापाटील प्रकरण पाचवे नैतिकता आणि धर्म एखाद्याला या प्रकरणाचा मथळा विचित्र वाटू शकेल सामान्यपणे असे समजले जाते की नैतिकता आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तरीही या प्रकरणात नैतिकता हाच धर्म आहे या मताचा मी विचार करणार आहे यामुळे लेखक वैचारिक गोंधळाचा दोषी आहे असा काही वाचकांचा समज होऊ शकतो अशा प्रकारचा ठपका दोन प्रकारचा दोन बाजूंकडून येऊ शकतो धर्म नैतिकतेपेक्षा काही अधिक आहे असे वाटणाऱ्या लोकांकडून आणि जिथे नैतिकता आहे तिथे धर्माची गरजच नाही असे मांडणाऱ्यांकडून असे असले तरी या दोघांचा निकटचा संबंध दाखवण्याचा लेखक इथे प्रयत्न करणार आहे नैतिक ना धर्मावर आधारित समाज अथवा धार्मिक नैतिकतेवर विश्वास असणारा समाज नैतिकतेच्या माध्यमातून धर्माला ओळखतात धर्माशिवायही नैतिकता अस्तित्वात असू शकते अथवा नैतिकतेशिवाय धर्म असू शकतो असा सर्वसामान्यपणे समज असतो हे मान्य केले आप पाहिजे आपल्याला असे अनेक लोक भेटू शकतात ज्यांचे वर्तन अनैतिक असते आणि ते करत असलेल्या अनेक वाईट कृत्यानंतरही आपण धार्मिक असल्याचा त्यांचा दावा असतो दुसरीकडे ब्रॅड लॉसारखे असे नीतीबाण लोक आहेत ज्यांना स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यात अभिमान वाटतो आणि धर्माच्या नावापासूनही ते दूर पडतात हे दोन्ही दृष्टीकोन चुकीचे आहेत पहिला असलेले असलमाच्या नावाखाली अनैतिकतेचे आचरण करत असतात त्यामुळे हे लोक चूकतर तर करत आहेतच शिवाय यांच्यापासून समाजाला धोकाही आहे त्यामुळे वैज्ञानिक आणि बौद्धिक दृष्टीन सखोल विचार क्ला असता धर्म आणि नैतिकता हे सोबत असतात आणि ते सोबत असणे आवश्यकही आह या प्रकरणात दाखविण्याचा मी प्रयत्न करणार आह एकत्र राहणाऱ्या लोकांनी परस्परांशी कसे वागायची यासंबंधी सामाजिक परंपरांचे पालन करण्यातच नैतिकता आहे अशी सुरुवातीला मान्यता होती स्वाभाविकताच त्या परंपरामधील चांगल्या परंपरा काळाच्या ओघाट टिकल्या आणि वाईट परंपरा नष्ट झाल्या वाईट परंपरा नष्ट झाल्या नसल्या तरी त्यांनी समाजाला दुबळे केले असते आणि परिणामी समाज नष्ट झाला असता आज सुद्धा ही प्रक्रिया सुरू असल्याचे दिसते लोक विचार न करता परंपराचे पालन करत असतील तर ती गोष्ट नैतिकही नसते आणि अनैतिकही नसते परंतु असे असले तरी वर सांगितल्याप्रमाणे समाजात ज्या चांगल्या परंपरा असतात त्यानुसार वर्तन करणे हे नैतिकतेचे लक्षण आहे असे समजले जाते याशिवाय लोकांच्या धर्माचे बहुधा केवळ वरवरचे ज्ञान असते अनेकदा तर लोक समोर असलेल्या संभाव्य धोका टाळण्याचा एक उपाय म्हणूनच धर्माचे पालन करत असतात अशा प्रकारे भीतीपोटी उपजलेल्या प्रेमामुळे केलेल्या कृतींचे उदात्तीकरण करून त्यांना धार्मिक म्हणणे गैर आहे परंतु अखेरीस असा काळ येतो जेव्हा नैतिकतेचे पालन सत्सद व्यवबुद्धी वापरून करतात असे वर्तन ते विचारपूर्वक आणि मुद्दाम करतात आणि ते वर्तन करताना ते हानीलाभाचा जगण्याचा व मृत्यूचा विचार करत नसतात व परिणामाच्या भीतीने त्यापासून माघार घेण्याचीही त्यांची तयारी नसते त्याकरता आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्याचीही त्यांची तयारी असते धर्माचा आधार नसताना अशा प्रकारची नैतिकता कशी टिकू शकेल माणूस स्वतःला सांगतो जर मी याचे इतकेसे नुकसान केले तर माझा बरास लाभ होऊ शकेल मग याची एवढेसे नुकसान केले तर का हर काय हरकत आहे इतरांची हानी करून मिळलेला नफा हा मुळी नफा नसतोच उलट असे वर्तन करणाऱ्याची त्यामुळे हानीच होत असते ही कडू मात्रा असे वर्तन करणाऱ्याला घशाखाली कशी उतरवता येईल जर्मनीच्या हिताकरता बिस्मार्कने भयानक अत्याचार केल्याचे बरोबर पाहिले तरी दिसून येते मग त्यावेळी त्याचे शिक्षण कुठे गेले होते ज्या नीतीतत्वांचा काहीच दिवसापूर्वी शाळेतील मुलांसमोर तो पुरस्कार करत होता ती नीतीमूल्ये कुठे गेली होती या सर्व प्रश्नांचे उत्तर फार स्पष्ट आहे या सर्व अडचणींच्या काळात तो आपली नैतिकता टिकवून ठेवू शकला नाही कारण तिचे अधिष्ठान धर्मात नव्हते जोपर्यंत नैतिकतेच्या बीजांना धर्माचे पाणी मिळत नाही तोपर्यंत त्यांची वाढ होऊ शकत नाही पाण्याशिवाय नष्ट होऊन जातात त्यामुळे खऱ्या वा आदर्श नीतीमत्तेत धर्माचा अंतर्भाव असला पाहिजे हाच विचार वेगळ्या शब्दात मांडायचा तर धर्माशिवाय नैतिकतेचे पालन करणे शक्य होत नाही याचाच अर्थ नैतिकतेचे पालन धर्माप्रमाणे केले पाहिजे याशिवाय असं दिसून येते की महान जागतिक धर्मांमध्ये जे नीतीनियम सांगितलेले आहेत ते जवळपास सारखे आहेत त्याचप्रमाणे नैतिकता धर्माचा पाया आहे असे धर्मसंस्थापकांनी स्पष्ट करून सांगितले होते जर हा पायाच डासळला तर वरील इमला खाली पडणे अपरिहार्य आहे तसेच नीतिमत्तेचा नाश झाला तरी तिच्यावर उभारण्यात आलेल्या धर्माचा हिमला खाली कोसळतो लेखकपुढे सांगतो की धर्माला नैतिकता म्हणण्यात काही चूक नाही डॉक्टर कॉईट आपल्या प्रार्थनेत म्हणतात सदाचाराशिवाय करता दुसरा कोणताच देव नाही मनन केले असता लक्षात येते की बंगलेत सुरी ठेऊन आपण केवळ तोंडाने रामनामाचा जप करत असू तर देव आपल्याला मदत करणार नाही आणि कितीही कळवळून आपण प्रार्थना केली तरी तिला तो उत्तर देणार नाही कल्पना करा की दोन माणसे आहेत एकाचा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास असला तरी त्याच्या कोणत्याही आज्ञेचे तो पालन करत नाही आणि दुसरा ईश्वराचे नाव घेऊन त्याचे अस्तित्व मान्य करत नसला तरी तो आपल्या आचरणातून त्याची सतत प्रार्थना करत असतो व त्याच्या नियमांचे दैवी नियमांचे पालन करत असतो आणि त्या नियमांच्या कर्त्याची ओळख विसरत नाही यापैकी कोणत्या माणसाला आपण धार्मिक आणि नैतिक माणूस म्हणून ओळखू क्षणाचाही विचार न करता कोणी सांगेल की दुसरा माणूस धार्मिक आणि नीतीमान आहे